वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग चोवीसावा पुढे प्रसन्न प्रभात काळी त्या शत्रू दमनवीराने आपली आण्हेिके आटोपली आणि विश्वामित्रांच्या मागोमाग ते, ते गंगानदीच्या तीरे आले त्यांच्याबरोबरच ते व्रतपरिपालन पूर्णत्वाला नेलेले सर्व महात्मे मुनीही आले त्यांनी एक सुरेख नाव पाण्यात घातले आणि ते विश्वामित्रांना म्हणाले राजपुत्रांना पुढे घालून आपण या नावे चढावे आणि सुरक्षित मार्गाला लागावे उगीच वेळ व्हायला नको ठीक आहे असे म्हणून विश्वामित्राने त्या ऋषींचा उलट सन्मान करून त्या दोघांच्यासह सागरगामिनी गंगा पार केली जात असताना पाण्याच्या खळखळाटाचा फार वाढलेला ध्वने त्यांच्या कानी पडला प्रवाहाच्या मध्यावर आल्यावर हा शब्द कोठून येत याची उत्सुकता रामाला आणि त्याचा धक्का हो लक्ष्मण याला उत्पन्न झाली आणि रामाने नाव नदीच्या मध्यात असताना मुनीश्रेष्ठांना प्रश्न केला पाण्यावर पाणी आपटावे असा जोराचा हा ध्वनी कशाचा बरे राघवाचा उत्सुकतापूर्ण प्रश्न ऐकून त्या धर्मात्म्याने तो शब्द कशाचा ते सांगितले रामा कैलास पर्वतार ब्रह्मदेवाने मनाने एक सरोवर निर्माण केले म्हणून त्याला मानस सरोवर म्हणतात त्या सरोवरापासून प्रवाहित झालेली नदी अयोध्येला येऊन भेटते सरोवरापासून येते म्हणून शर्य ब्रह्मदेवांच्या सरोवरातून वाहू लागली त्यामुळे पवित्र झाली तिचा हा प्रवाह गंगा प्रवाहाला येऊन मिळतो त्याचा हा जोराचा ध्वनी आहे तो ध्वनी पाण्याच्या प्रचंड खळखळाट होत असल्यामुळे निघतो संयत मनाने तू त्यांना प्रणाम कर त्या दोघा अतिधार्मिक वृत्तीच्या कुमाराने त्यातील दोन्ही नद्यांना प्रणाम केला आणि दक्षिण तीरावर पोहोचून झटझट पावले टाकी ते चालले त्यांना अत्यंत भयंकर असे आरणे लागले ते राबता नसलेले वन पाहून नरश्रेष्ठ इश्वाकुवंश रामाने मुनिश्रेष्ठांना विचारले किती घोर हे अरण्य किर्र आवाज करणारे असंख्य किडे सर्वत्र भयंकर श्वापदे भयानक आवाज करणारे नाना प्रकारचे पक्षी येथे आहेत सिंह व्या व रानडुकरे आणि हत्तीनेही हे वन शोभत आहे जिकडे तिकडे धावडा साग अर्जुन बेल शिसव पाटल बोर असे वृक्ष पसरलेले हे कोणते वन आहे महामुने विश्वामित्र म्हणाले वत्सा काकुत्सा हे भयंकर आरण्य कुणाचे ते आई पूर्वी हे दोन प्र समृद्ध असे लोकवस्तीचे प्रदेश होते ते देवांच्या प्रयत्नांनी निर्मिलेले मलद आणि करुष नावाचे होते रामा फार पूर्वी रुद्रवधाने अत्यंत मलिन आणि भूकेने वखवकलेल्या इंद्राला ब्रम्हत्येने ग्रासले देवाने आणि तपोधन ऋषीने इंद्राला कलशाने स्नान घालून त्याचा मोळ येथे काढून टाकला या भूमीत मळ आणि वखवक महेंद्राच्या शरीरातून काढून टाकल्यामुळे देवांना अत्यंत आनंद झाला कारण त्यांचा इंद्र आता निर्मल आणि वखवक नाहीसा झाल्यामुळे शुद्ध झाला होता मग त्या प्रदेशावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याला उत्कृष्ट वर दिला की ज्या अर्थी या दोन प्रदेशांनी माझा मळ धारण केला त्या अर्थी हे दोन प्रदेश लोकविख्यात आणि समृद्ध होतील मतिमान इंद्राने या देशाचा मान केला तो पाहू देव छान छान असे म्हणाले रामा हे दोन प्रदेश मलद आणि करुष धनधान्याने समृद्ध आणि आनंदात राहणारे होते परंतु काही काळ गेल्यानंतर सुंदाची भार्या ताटका नावाची येथे निर्माण झाली ती मनमानेल ते रूप येणारी यक्षिणी आहे तिच्या अंगी हजार हत्तींचे बोळ आहे तिला मारिच नावाचा राक्षस पुत्र आहे इंद्राचा पराक्रमी आहे त्याचे दंड चांगले पुष्ट गोल आणि डोके मोठे आहे शरीर अतिशय प्रचंड आहे तो राक्षस दिसायला भयंकर आहे त्याने इथे राहणाऱ्या प्रजांना एक एकसारखी पीडा केली आणि या दोन मलद आणि परदेशांचा नाश चालवला ती दुष्टाचार करणारी ताटका या वाटेवर अडवणूक करून येथून अर्ध्या योजनावर राहते आपल्याला आता या ताटकीच्या वनातूनच येथून आपल्या बाहुबलाच्या आधारावर पुढे जायचं आहे त्या दुष्टस्त्रीचा तू वस कर माझ्या आज्ञेने हा देश फिरून निष्कंटक कर रामा असह्य झालेल्या ह्या भयानक यक्षणीने हा देश उद्ध्वस्त करून टाकला आहे अशा या देशात कोणीही येण्याचे धाडस करीत नाही हे वन भयंकर कसे झाले ते तुला मी सर्व सांगितले या यक्षणीने सर्व उद्ध्वस्त केलेले लोक अजूनही येथे परतत नाहीत बालकांडाचा चोवीसावा सर्ग समाप्त